वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग सोळावा लोकांची गर्दी असलेले ते अंत पुराचे दार ओलांडून पुराणता सुत एकांत असलेल्या कक्षेपाशी जाऊन पोहचला तेथे प्रास आणि धनुष्य हाती घेतलेले चकाकणारे कुंडले घातलेले आपल्याच कामात दंग होऊन न चुकता नेम धरून राहिलेले तरुण उभे होते येथे भगवी वस्त्र आणि चांगले अलंकार घातलेले वृद्ध चोपदार आणि देखरेख ठेवण्याकरता द्वारावर शिस्तीत उभ्या राहिलेल्या स्त्रिया त्याला दिसल्या सुत येत असलेल्या पाहून रामाचे प्रिय करू इच्छिणारे ते एकदम गडबडीने आसनावरून उठले आदरणीय सुतपुत्र विनयपूर्वक त्याने म्हणाला रामाला झटकन जाऊन सांगा की दारी सुमंत्र उभा आहे धन्याचे प्रिय करू इच्छिणारे ते रामाकडे गेले आणि भारेसह रामाला त्याने झटकन हा निरोप दिला तो निरोप जाणून अंतरंगातल्या सुताला रामाने पित्याचे प्रिय करण्याच्या इच्छेने तेथेच बोलावून आणले सुताना पलंगपोष घातलेल्या सुवर्णाच्या पलंगावर कुबेराप्रमाणे अलंकार लिहून बसलेला राम दिसारख्या ला। लाल आणि स्वच्छ सुगंधी अशा चंदनाचे उठणे त्या शत्रुम लावलेले होते चित्र नक्षत्राच्या जसा चंद्र तसा सीतेच्या संगतीत राम दिसत होता ती रामाच्या मागे बसली होती आणि तिच्या हाती चौरी होती स्वतःचे तेज घेऊन आलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा वंदन केले पहुडण्याच्या पाहून राजा मान देत असलेला सुमंत्र त्याला म्हणाला कौशल्याच्या सुपुत्रा रामा पिता तुला भेटू भीत, इच्छितात राणी कैके देखील तिथे आहे तिकडे उशीर न करता जावे हे त्याचे बोलणे ऐकून आनंदीत झालेला महा तेजस्वी नरसिंह रामाने ते मान्य केले आणि तो सीतेला म्हणाला देवी महाराज आणि राणी माझ्या संबंधी एकत्र बसून खचित अभिषेकाबद्दलचे काहीतरी बेत करीत आहेत महाराजांच्या उद्देश ध्यानात घेऊन त्यांचे प्रिय इच्छिणारे आणि त्यांच्याविषयी कळकळ बाळगणारी काळ्या भोलडोळ्यांची माता कैकेई महाराजांना काही आग्रहपूर्वक सुचवीत असली पाहिजे महाराजांच्या हिताला आणि इच्छेला धरून वाढणारी केके राजपुत्री माझी जननी आनंद काही हेतु मनात धरून असली पाहिजे काय गंमत आहे महाराजांनी आपल्या प्रिय राणीच्या अनुमतीने माझा अर्थ साधणारा सुमंत्र दूतच माझ्याकडे पाठवलाय तिथे जशी जमलेली मंडळी तसाच हा आलेला दूत आहे महाराज मला आजच युवराजपदाचा अभिषेक करणार यात शंका नाही बरे का मी झटकन जाऊन महाराजांची भेट घेतो तू बरोबरच्या मंडळींसह सुखाने राहा खेळ पतीची शिकवण ऐकून कुण काळ्याभोर डोळ्यांची सीता मनात मंगलाचे चिंतन करीत पतीला दारापर्यंत पोचवायला गेली ती म्हणाली विधात्याने जसा इंद्राला करावा तसा ब्राह्मणाने अमलात आणलेल्या राजसूय विधीने महाराजांनी तुम्हाला या राज्याचा अभिषेक करावा तुम्ही तेथे यज्ञाची दीक्षा घ्याल व्रते घ्याल उत्कृष्ट आणि पवित्र मृगचर्म लिहाल कुरंग हरिणाचे शिंग हाती धराल ते मी सर्व इथून पाहीन आणि त्यात भाग पूर्व दिशेकडे इंद्र दक्षिणेकडे यम पश्चिमेकडे वरुण आणि उत्तरेकडे कुबेर तुमचे रक्षण करो। दृष्ट काढून झाल्यावर सीतेला नीरप राम गिरी गव्हरात झोपलेला सिंह जसा पर्वतावरून बाहेर पडावा तसा सुमंत्रासह आपल्या भवनातून बाहेर पडला तोच त्याला दारात लक्ष्मण वाकून हात जोडून उभा राहिलेला दिसला नंतर मधल्या कक्षेत सुरुजन येऊन त्याला मिळाले ते सगळे आपल्या भेटीला उत्सुक असलेले पाहून त्यांच्याजवळ गेला आणि त्यांचे त्याने स्वागत केले मग अग्निप्रमाणे सोन्याच्या मेरू पर्वतासारखा तो तळबत होता आपल्या प्रभेने तो डोळ्यानं खिळवून टाकत होता तो, तो गडगडणाऱ्या मेघासारखा नाद करीत होता हत्तीच्या पिल्लाप्रमाणे असणारे मोठे घोडे त्याला जोडलेले होते इंद्र जसा उत्कृष्ट अश्व जोडलेल्या भरदाव जाणाऱ्या रथात बसतो तसा ऐश्वर्याने तळपणारा राम त्या रथात चढून आकाशात पावसाचा ढग जसा प्रचंड नात करीत जातो तसा वेगाने पुढे चालला श्रीमान राम ढगातून चंद्रमा बाहेर पडावा तसा आपल्या निवासस्थानातून बाहेर पडला होता त्याचा धाकटाभू लक्ष्मण हातात रंगीबिरंगी चोरी घेऊन रथाच्या मागच्या बाजूस बसून आपल्या भ्रात्याचे रक्षण करीत होता तो रस जसा निघाला तसा चहूबाजून गर्दीतून हल हल ऐकू मुठ्या जे, लागला रामाच्या मागोमा श्रेष्ठ घोडे आणि पर्वतासारखी प्रचंड हत्ती शेकडोच्या संख्येने जाऊ लागले त्याच्या पुढे चंदन अगुरुने नटलेले हाती खडगणी धनुष्य घेऊन दक्ष राहिलेले शूर हितेच लोक चालले पुढे वाजंत्र्यांचे आवाज स्तुती स्तुतीपाठक बंदीजनांचे शब्द नंतर शूरवीरांचे सिंहनान असे वाटत कानार पडू लागले मोठमोठ्या वाङ्यांच्या खिडक्यात अलंकार घालून उभ्या असलेल्या स्त्रियांनी रस्त्याने जात असलेल्या शत्रुमर्दन रामावर उत्कृष्ट फुलांचा विपुल वर्षाव केला मग वाड्यामध्ये असलेल्या आणि जमिनीवर उभ्या असलेल्या सर्व रूपवती स्त्रियांनी रामावरील प्रेमभावनेने पुढील उत्कृष्ट शब्दाने त्याला अभिवंदन केले मातेला आनंद देणाऱ्या पुत्रा तुझी माता कौशल्य वाढ वडिलांचे राज्य तुझ्याकडे आलेले पाहून आणि तुला <coughs> <coughs> लवादम्याशी आलेला पाहून किती आनंदीत होईल त्या स्त्रियांना रामाची हृदयप्रिय स्त्रीता सर्व स्त्रिया श्रेष्ठ स्त्री वाटली तिने पूर्वी केवढे मोठे तप केले असेल कि ज्यामुळे तिला रोहिणीला जसा चंद्राचा तसा तिला रामाचा संयोग लाभला राजमार्गावरून जात असताना असे रोचक शब्द मोठ्या मोठ्या प्रासादांच्या उंच स्थानावरून स्त्रिया बोलत असलेले नरश्रेष्ठ रामाच्या कानावर पडत होते जमलेल्या लोकांचे बोल त्यावेळी रामाच्या कानावर पडत होते नगरातल्या आनंदीत झालेल्या लोकांच्या तोंडून त्यांच्या त्यांच्या अधिकारपरत्वे नाना प्रकारचे ते बोल होते हा राम आज राजाच्या कृपा प्रसादाने विपुल ऐश्वर मिळवण्याकरता राजप्रासादाहून चालला आहे हा आमचा राजा होणार आणि आमच्या सर्व पूर्ण होणार हे सारे राष्ट्र बहुत काळपर्यंत जयघोष करणारे लोक घोडे हत्ती समयतायत स्तुतीपाठक सुत आणि माघर पुढे चालले आहेत श्रेष्ठ भाट स्तुती करीत करीत त्याला पुढे पुढे नेत आहेत असा तो चालला रामाला तो निर्मळ राज हत्ती हत्ती रथांचे घोडे यांनी गजबज दिला प्रचंड जनसमुदायांनी ज्याचे चौक भरून गेलेत असा विपुल रत्ने आणि पुष्कळ विक्रीच्या वस्तू ज्याच्या आजूबाजूला गच्च भरलेले असा दिसला अयोध्याकांडाचा सोळावा सर्ग समाप्त